वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग बहात्तरावर विदेह राजा असे बोलल्यानंतर महामनी विश्वामित्र सहित वीर राजाला म्हणाले हे राजा ईश्वाकृती आणि विदेहाची फळे विदेहाची कुळे कल्पना करता येणार नाहीत असे अनुपम आहेत त्यांना तुलनाच नाही राम लक्ष्मणांचा सीता उर्मिलेशी हा धर्मसंबंध एकमेकांना साजेच आहे त्यांची रूपसंबंध एकमेकांना साजेशी आहे परंतु हे राजा मला काही सांगायचंय ते तू ऐकून घे तुझा धाकटा गुरु कुशध्वज धर्मज्ञ करता आम्ही पसंत करतो कुमार भरत आणि धीमान शत्रुघ्न या दोघांच्या करता या तुझ्या दोन मुलींची मी निवड करतो दशरथाचे हे पुत्र रूपला रूप तारुण्य संपन्न आहे सगळे देवांच्या तोडीचे पराक्रमी असून लोकपालांसारखे आहेत हे राजेंद्रा या उभयांशी संबंध करून ईश्वाकू कुलाशी पक्का संबंध बांधून टाक तुझ्या पुण्यामुळे हा संबंध जडत आहे विश्वामित्रांचे बोलणे आणि वसिष्ठांची अनुमती ऐकून जनक हात जडून त्या दोन मुनीश्रेष्ठांना म्हणाला आपण उभयता मुनिश्रेष्ठ स्वतः एकमेकांना साजे सासा कुलसंबंध व्हावा असे आज्ञापित आहात तेव्हा माझे कुल धन्य आहे असे मी मानतो आपण म्हणता तसेच हो या दोन कुशध्वजाच्या मुली भरत शत्रु चत्रु, सहित पत्नी म्हणून जांधतो हे महामने, चारी ही राजपुत्रींचे पाणीग्रहण चारी पराक्रमी राजपुत्र एका दिवशी करू दे ब्रह्मन फलगू नक्षत्र लागल्यानंतरच्या दिवशी विवाह करणे योग्य असे विद्वान सांगतात कारण त्यावेळी प्रजापती भग असतो असे नम्रपणेन बोलून हात जोडून उठून राजा दश, जनक दोघा मुनिवरांना म्हणाला माझ्याकरता आपण मोठे पुण्यकर्म केले आपणा उभयतांचा मी दशरथासारखंच शिष्य आहे या प्रमुख आसनावर आपण दोघं मुनी श्रेष्ठांनी बसावे जसे दशरथाची ही पुरी अयोध्या तशीच ही माझी पुरी आपल्या प्रभुत्वाविषयी शंका नको आपल्याला जे योग्य ते आपण करावे वैद्य हे जनक असे म्हणाला तेव्हा रघुनंदन राजा दशरथ अत्यंत हर्षित होऊन जनकाला म्हणाला तुम्ही दोघे मिथिलाधिपती भ्राते अगणित गुणाने संपन्न आहात तुम्ही उभयताने ऋषी मंडळी आणि राजे लोक सत्कार केलाय तुमचे कल्याण असो बरे आता आम्ही आमच्या मुक्कामी जातो आणि जीही विहित श्राद्धकर्मे करायची ती आटोपतो राजाचा निरप घेऊन राजा, राजा दशरथ त्या दोन मुनिश्रेष्ठांना पुढे घालून त्यांच्या मागून सत्वर मुक्कामी गेला तेथे जाऊन त्याने सशस्त्ररित्याने श्राद्ध केले आणि दुसऱ्या दिवशी प्रभाती उठून काळाला योग्य असे आध्ही आणि उत्तम प्रकारे गोदान केले राजाने पुत्राप्रित्यर्थ धर्मशास्त्रानुसार ब्राह्मणाला एक अशी एक लक्ष एक लक्ष गायी दान दिल्या चांगल्या पुष्ट सवत्स पुष्कर दूध देणाऱ्या शिंगे सोन्याने मढवलेल्या अशा चार लक्ष गायी आणि इतर थन पुष्कर प्रमाणात त्या पुत्रवत्सल राजाने ब्राह्मणा पुत्रांच्या गोदानविधी प्रित्यर्थ दिले गोदान करून मुले राजाच्या भोवती जमली त्यावेळी लोकपालाने वेढलेल्या शांत प्रजापती शोभावा तसा तो शोभा बारकांडाचा बहात्तरावा सर्ग समाप्त